वाल्मिकी रामायण बालकांडचा तेहतीसावा स्थिरबुद्धीच्या कुशनाभाचा तो प्रश्न ऐकून त्या शंभर कन्याने त्याच्या चरणावर मस्तके ठेवली आणि त्या म्हणाल्या राजन सर्वात्मक वायू अशुभ मार्ग पत्करून आमच्यावर आक्रमण करू, करू इच्छितो धर्माचा विचार तो करीत नाही आम्हाला पिता आहे आम्ही आमच्या मनाला येईल तसे वागत नाही तो आम्हाला तुला देणार काय ते त्याला ते जाऊन विचार असे आम्ही त्याला सांगितले असे आम्ही सर्वजणी सांगत असताना आमचे बोलणे मान्य न करता मनात पाप धरलेल्या त्या वायूने ही अशी फार मोठी इजा केली परमधार्मिक राजा त्या उत्तम कन्यांचे बोलणे ऐकून त्यांना म्हणाला हे पुत्रीनो क्षमाशील असतात त्यांनी करावे असे क्षमा करण्याचे महान कर्तव्य तुम्ही केले तुम्ही सगळ्या एकमताच्या झालात आणि माझे कूर सांभाळले स्त्रियांचे काय पुरुषांचे काय क्षमा हे भूषण आहे ती क्षमा विशेष करून देवादेकांच्या बाबतीत दुष्करच आहे मुलीनं ज्या प्रकारची क्षमा तुमच्यामध्ये दिसून आले त्या प्रकारची क्षमा तुम्हा सर्वच मुलीमध्ये समानपणे आहे क्षमा हेच दान क्षमा हेच सत्य क्षमा म्हणजेच यज्ञ होत क्षमा हे यश क्षमा हा धर्म क्षमेवरच हे जग अधिष्ठित आहे असे म्हणून देवपराक्रमी राजाने कन्याना निरोप दिला आणि उत्तम विचार जाणणाऱ्या त्या राजाने मंत्र्यांसह त्या कन्याना कोणाला द्यावे याचा विचार सुरू केला या कन्यांचे आपल्या पुलाला साजेल अशा स्थळी व दान कसे करावे हा तो विचार होता याचकडे चुली नामाचा एक महा तेजस्वी ब्रह्मचर्यव्रताचे पालन करणारा सदाचार्युर ऋषी ब्राह्मतपाची उपासना करीत होता त्या तप करणाऱ्या ऋषीची सोमदा नामक हे गंधर्व कन्या जी उर्मिलेची मुलगी होती ती सेवा करीत होती ती त्याच्यापुढे नम्र होऊन सतत सेवारत होऊन बहुतकालपर्यंत त्याच्यापाशी राहिली त्यामुळे गुरु तिच्यावर संतुष्ट झाले मग कालांतराने रामा तो तिला म्हणाला तुझे कल्याण हो मी तुझ्यावर संतुष्ट झालोय तुझे काय प्रिय करू सांग मुनी आपल्यावर प्रसन्न झाले ते जाणून बोलण्याची कला जाणणारी ती गंधर्वी मधुरस्वराने वक्तृत्व संपन्न ऋषीला मोठ्या प्रेमाने म्हणाली ब्राह्मतेजाने युक्त ब्रह्मभूत महा तपस्वी मला ब्राह्मतपाने युक्त असा धार्मिक पुत्र हवाय मला पती नाही मी कुणाची पत्नी झालेली नाही माझ्याशी ब्राह्मविधीने संबंध करून आपण मला पुत्र द्यावा तिच्यावर प्रसन्न होऊन ब्रह्मर्शने तिला ब्राह्मतेजाने युक्त असा एक उत्तम मानस पुत्र दिला त्या चुलीच्या मुलाचे नाव ब्रह्मदत्त असे प्रसिद्ध आहे तो ब्रह्मदत्त राजा होऊन कांपिल्यपुरीत स्वर्गात जसा इंद्र अत्यंत ऐश्वर्याने राहू लागला त्या ब्रह्मदत्ताला महा राजा कुशणाभाने बोलावले आणि त्याला अत्यंत प्रेमपूर्वक आपल्या शंभर कन्या दिल्या रामा इंद्राप्रमाणे ब्रह्मदत्त राजाने यथाविधी त्यांचे पाणी ग्रहण केले त्याने त्यांच्या हाताला स्पर्श करताच त्या मुलींचे कुबडेपण आणि ज्वर नष्ट झाले आणि त्या शंभर कन्या अत्यंत सौंदर्याने युक्त झाल्या त्या वायूच्या पाशातून मुक्त झालेल्या पाहून राजा कुशनाभ अत्यंत प्रसन्न झाला आणि मनोमने त्याला पुन्हा पुन्हा आनंद वाटू लागला विवाह केल्यानंतर राजा ब्रह्मदत्ताला त्याने त्यांच्या पत्न्यांसह आणि उपाध्यायगणासह पाठवून दिले सोमधासुद्धा आपल्या पुत्राने त्याला साजेल अशी कृती केली हे पाहून त्या कन्याना पुन्हा पुन्हा जवळ घेऊन आणि कुशनाभाची प्रशंसा करून आपल्या सुनांचे धन्यवाद गाऊ लागले बालकांडाचा तेहतीसावा सार्ग समाप्त